वाल्मिकी रामायण आरण्यकांड सर्ग अठावन्ना लक्ष्मण दीन आणि शून्य वदनाने वैद्यही न घेता आलेला पाहून धर्मात्मा त्याच्याकडे जोगशी केली मी दंड कारण्याला निघालो तेव्हा जी माझ्या मागोमाग आली आणि जिला सोडून तू इकडे आलास ती वैद्यही लक्ष्मणा कुठे आहे मी राजभ्रष्ट होऊन पामर झालो आणि दंडकारण्याकडे त्वरेने आलो त्या माझ्या सहाय्याला असलेली माझी वैदही सुंदरी कुठे आहे जिच्या वाजून क्षणभरही मला जगावे असे वाटत नाही ती माझी प्राण सखी देव कन्य समान असलेली सीता कुठे आहे लक्ष्मणाऱ्या कांतीच्या जनक कन्या वाचून इंद्रपद किंवा पृथ्वीचे प्रभूपदे जिवंत असेल का वीरा माझे नगर सोडून दूर येणे व्यर्थ तर सीतेमुळे लक्ष्मणा मी मेलो आणि तू गेलास तर कैकै ते मनोरथ पूर्ण होऊन ती सुखी होईल पुत्र आणि राज सह जीते हेतू पूर्ण झालेत त्या कैकेईच्या सेवेला पुत्र मरून दयनीय झालेले कौशल्य झाले गेले विसरून जागेल जर वैद्यही जिवंत असेल तर मी परत आश्रमात जाईन ती सती जर मरण पावली असेल तर लक्ष्मणा मी प्राण सोडील जर आश्रमात गेल्यावर हसून माझ्याशी बोलणारी सीता बोलायला नसेल तर लक्ष्मणा मी आत्मनाश कर लक्ष्मणा वैद्यही जिवंत आहे का आहे का की नाही बोल कि तुझे दुर्लक्ष झाल्यामुळे बापडीला राक्षसाने खाऊन टाकले ती सुकुमारी अजून बारख वाट न राक्षसाने लक्ष्मणा अशी मोठ्याने आरो ठोकताच तुला सुद्धा भय वाटले असे वैदेहीने तो स्वर माझ्यासारखा काढलेला ऐकला असावा आणि भिवून तिने तुला पाठवले म्हणून तुम्हाला बघायला त्वरेन आरायस पण सीतेला वनात टाकून तू सर्व चूक केलीस निर्दय राक्षसांना प्रतिकार करण्याची तू संधी दिलीस खर मारला गेल्याने नरमांस भक्षक राक्षस दुखी झाले त्या भयकारक राक्षसाने सीतेला मारून टाकली असली पाहिजे यात संशय अरे रे शत्रुदमना मी सर्वस्वी आपत्तीने बुडालो हेच माझ्या नशीबी होते असे वाटते आता मी काय करू अशी सुंदरी सीतेविषयी चिंता करीत राम लक्ष्मणासह हो त्वरेने जन्मस्थानात आला दुखी झालेल्या धक्ते भवाची निर्भत्सना करीत भूकेने श्रमाने तहानेने, सुस्कारे टाकत सुकलेल्या तोंडाने विषण होऊन तो आपल्या निवासस्थानात आला आणि ते त्याला रिकामे दिसले त्या वीराने आपला आश्रम धुंडाळून पाहिला फिरण्याचे इतर भागही तेथे तेथे जाऊन काही पाहिले हे पहा पहा असे केल्यावर राहिल्या ठिकाणी येऊन तो व्यथित झाला त्याच्या अंगावर शोकाने रोमांच उभे राहिले अरण्यकांडाचा अठ्ठावन्न उसर्ग